وماذا رأى لكم في الارض مختلفا الوانه ان في ذلك لايه لقوم يفكرون आणि या जा पुष्कळ रंगीबिरंगी वस्तू त्यांना तुमच्यासाठी जमिनीतून उत्पन्न करून ठेवले आहेत यांच्यात सुद्धा निश्चित निशाणे आहेत त्या लोकांसाठी तरिया तोच आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्राला वशीभूत केला आहे जेणेकरून तुम्ही त्याच्यापासून ताच मौज घेऊन खावं आणि त्याच्यापासून अलंकारांच्या त्या वस्तू काढाव्यात ज्यांना तुम्ही घालता तुम्ही पाहता नाव समुद्राची छाती फाडत चालते हे सर्व काही यासाठी आहे की तुम्ही आपल्या रबच्या कृपेचा शोध करावा आणि त्याचे कृतज्ञ बनाव्ह त्याने जमिनीत पर्वतांच्या मेखा काढल्या जेणेकरून जमिनीन तुम्हाला घेऊन ढळू नये त्यानं नद्या प्रवाहित केल्या आणि नैसर्गिक मार्ग बनवले जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त व्हावं त्यानंतर ठेवून दिली आणि नक्षत्रांपासून देखील लोक मार्गदर्शन प्राप्त करतात मग तो जो निर्माण करतो आणि ते जे का ही उत्पन्न करत कर दू एक है है। तुम्ही नहीं का शुद्धि ला जर तुम्ही अल्लाह देणगें गणना करूचिल तर गणना करू शकत नहीं वस्तुस्थिति वस अभी है कि तो फार क्षमाशील दयाव है ून खर पाहता तो तुमच्या प्रकटच ही ज्ञान राखतो आणि अप्रकटच वल्लि नुखल अमोयोन अयुग आणि त्या दुसऱ्या विभूती ज्यांचा लाला सोडून लोक धावा करतात ते कोणत्याही वस्तूचे निर्माते नाहीत तर ते स्वतः निर्माण केले गेले आहेत मृत आहेत जिवंत नाहीत आणि त्यांना काहीही माहित नाही की त्यांना केव्हा दुसऱ्यांदा जिवंत करून उठवलं जाईल तुमचं ईश्वर तर केवळ एकच ईश्वर आहे परंतु जे लोक परलोकाला मानत नाही मनात इनकार वास्तव्य करुण है और घमिंडत पड़े अल्लाह निश्चित सर्व कृत्य जाकट सुधा प्रकट देखी तो लोकना मुस पसंद करत नहीं जे अहंकार पड़ले आणि जेव्हा एखादा त्यांना विचारतो की तुमच्या रब न ही काय चीज उतरवली आहे तर म्हणतात अहो त्या तर जुन्या काळातील पुराण कथा आहेत या गोष्टी ते अशा साठी करत आहेत कि कायमात दिवशी आपलं ओझही पूर्णपणे उचलावं आणि त्याचबरोबर काही त्या लोकांचं ओझ देखील गोळा करावं ज्यांना हे अज्ञान पायी पहा किती कठीण जबाबदारी आहे जिला ते आपल्या शिरावर घेत आहेत लोक करता, करत तर कि अल्ला त्यांच्या कुटिलतेची इमारत पायासकट उखडून टाकली आणि त्याच छप्पर बरून त्यांच्या डोक्यावर कोसळलं आणि अशा दिशेनं त्यांच्यावर प्रकोपाला जिकडून त्याचं आगमन त्यांच्या कल्पनेत ही नव्हतं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 मग अंतिम दिनी अल्लाह त्यांना खजील आणि अपमानित करेल आणि त्यांना सांगेल दाखवा आता कुठे आहेत माझे ते भागीदार ज्यांच्यासाठी तुम्ही सत्यवादींशी भांडणं करत होता ज्या लोकांना जगात ज्ञान प्राप्त होत ते म्हणतील आज नामुष्की आणि दुर्दैव आहे काफिरांसाठी होय त्याच काफिरांसाठी जेव्हा जे हरिश्त्यांच्या हाती पकडले जातात तेव्हा शिरजोरी सोडून लगेच लोटांगण घालतात आणि म्हणतात आम्ही तर काही अपराध करत नव्हतो हरिश्ते उत्तर देतात करत नव्हता कसे अल्लाह तुमची कृत्य चांगल्याच प्रकारे जाणतो سَدْخُلُوا أَبْوَابَ جَهَنَّمَ خَالِدِينَ فِيهَا فَلَبِئْسَ مَثْوَى الْمُتَكَبِّرِينَ आता जर नरकाचे दारात छिदा तेथेच तुम्हाला सदैव राहायचं आहे तर वस्तुस्थिती अशी आहे की ते अत्यंत वाईट ठिकाण आहे अहंकारी लोकं करतात وقيل للذين اتقوا ماذا انزل ربكم قالوا خيرا दुसरीकडे जेव्हा इशुगरू लोकांना विचारलं जात की ही काय वस्तू आहे जी तुमच्या रबकडून उतरली आहे तर ते उत्तर देतात उत्तम वस्तू उतरली आहे अशा प्रकारच्या पुण्यकर्मी लोकांसाठी या जगात ही कल्याण आहे आणि परलोकात ही घर तर हमखास त्यांच्यासाठी बेहतर आहे فارج جانجل گھر آئے بیش ویرو لوکانچا جننات عدنی یدخلونها تجری من تحتها الانحار لهم فیها ما یشاءون كذالک یجز اللہ المتقین الَّذین تتوفاهم الملائکة طيبین يقولون سلام علیکم चिरंतन जन्नत निवासाच्या जन्नती त्यांच्यात ते दाखल होतील खालून काल्वे वाहत असतील आणि सर्व काही तेथे अगदी इच्छेप्रमाणे असेल असा मोबदला देतो अल्लाह ईशोभिरू लोकांना त्या इशोभिरूंना यांचे आत्मे सुचिरभूत अवस्थेत जेव्हा फरिश्ते हरण करतात तेव्हा म्हणतात सलाम असो तुमच्यावर या जन्नत मध्ये आपल्या कृतीच्या मोबदल्यात हे पैगंबर सल्ले लाल आता जे हे लोक वाट पाहत आहेत तर याच्याशिवाय आता काय उरलं आहे कि फरिष्टांनीच येऊन पोहचावेत अथवा तुझ्या रबचा निकाल लागू हवा धीटाई पुष्क मे का जुलुम नोर कृत्या दुष्परिणाम सदे शेवटी अंग्लट आरोप आणि तीच गोष्ट त्यांच्यावर ओढवल्या विना राहिली नाही जिची चेष्टा ते करत असतो उलवलन दोन्ही मे शै कदली कसा अलल्लदीन कबली हे अनेकेश्वरवादी म्हणतात जर अल्ला इच्छिल असत तर आम्हीही आणि आमच्या वाडवडिलांनी देखील त्याच्याशिवाय अन्य कोणाची उपासनाही केली नसती आणि त्याच्या आज्ञेशिवाय एखादी वस्तूला हराम देखील ठरवलं नसतं असलेच निमित्त यांच्या पूर्वीचे लोक देखील करत राहिले आहेत तर पैगंबरावर स्पष्ट गोष्टी पोहचवण्या व्यतिरिक्त अन्य देखील काही जबाबदारी आहे काय आम्ही प्रत्येक जनसमूहात एक पैगंबर पाठवला आणि त्याच्याद्वारे सर्वांना खबरदार करून टाकलं की अल्लाची बंदगी करा आणि अमर्याद बनलेल्या उपासने पासून अलिप्त रहा त्यानंतर त्यांच्यापैकी कोणाला अल्लाहानं मार्गदर्शन दिलं आणि कुणावर पतभ्रष्टता ओढवली मग जरा जमिनीत चालून फिरून पहा कि खोट ठरवणाऱ्यांचा शेवट कसा झाला आहे ला हे पैगंबर सरलेला अलाय वसलम तुम्ही यांच्या मार्गावर येण्याचे किती का लोभे असू नये परंतु अल्लाह ज्याला पथभ्रष्ट करतो मग त्याला मार्गावर आणत नसतो आणि अशा प्रकारच्या लोकांना कोणीही मदत करू शकत नाही कानु हे लोक अल्लाच्या नावाने शब्द घेऊन घेऊन सांगतात अल्लाह कोणत्याही मरणाऱ्याला पुन्हा जिवंत करून उठवणार नाही उठवणार का नाही हे तर एक वचन आहे ज्याला पुरं करणं त्यानं स्वतःसाठी अनिवार्य ठरवलं आहे पण बहुतेक लोक जाणत नाहीत आणि असं घडणं यासाठी आवश्यक आहे कि अल्ला यांच्या समोर ती वस्तुस्थिती उघड करावी जिच्या संबंधी हे मतभेद करत आहेत आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना हे कळावं की हे खोटारडे होते उरली त्याची शक्यता तर आम्हाला कोणतीही वस्तू अस्तित्वात आणण्यासाठी यापेक्षा अधिक काही करावं लागत नाही कि तिला आदेश द्यावे अस्तित्वात आणि बस ती अस्तित्वात येते वल्लो फिल्लिंदिमुसन ओलजूल अल्लवी स्वगीन चवू जे लोक जुलूम सहन केल्यानंतर अल्ला खातर हिजरत करून गेले आहेत त्यांना मी जगातच चांगलं ठिकाण देऊ आणि परलोकातील मोबदला तर फार मोठा आहे अरे रे माहीत पावं त्या अत्याचार पीडितांना त्यांनी संयम राखला आहे आणि जे आपल्या रबच्या भरोशावर काम करत आहेत की किती चांगला शेवट त्यांच्या प्रतीक्षेत आहे हे पैगंबर सल्लेलं अवलं असल अभे तुमच्या अगोदर देखील जेव्हा कधी पैगंबर पाठवले आहेत माणस पाठवले आहेत ज्यांच्याकडे आम्ही प्रकटन करत होतो स्मरणधारीणत नसाल पूर्वीच्या पैगंबरांना देखील आम्ही उज्ज्वल निशाण्या आणि ग्रंथ देऊन पाठवलं होतं आणि आता हा अनुस्मरण तुमच्यावर उतरला आहे की जेणेकरून तुम्ही लोकांच्या समोर त्या शिक्षणाचं स्पष्टीकरण करत राहावं कर जो त्यांच्यासाठी उतरवला गेला आहे आणि जेणेकरून लोकांनी स्वतः देखील गंभीरतेने विचार करावा असल्लम कौ विहु मुल औयाहूल औया पु चल्लु विम सोन होऊया पुर चौ हिमसईन लोन मग ते लोक जे पैगंबराच्या आव्हाना विरुद्ध वाईटात वाईट चाली करत आहेत या गोष्टीने अगदीच निर्भय झाले आहेत काय की अल्लानं त्यांना जमिनीत खेचवाव, अथवा असल्या दिशेने प्रकोप आणावे जिकडून तो येण्याचं त्यांच्या कल्पनेतही नसावं अथवा अकस्मात चालता फिरता त्यांना धरावं किंवा अशा स्थितीत त्यांना पकडावं जेव्हा की त्यांना स्वतःच येणाऱ्या संकटाची धास्ती लागली असावी आणि त्यापासून वाचण्याच्या काळजीत ते दक्ष असावेत त्यानं हवं ते करण्याची इच्छा करावी हे लोक त्याला जिरीस आणण्याची शक्ती बागत नाहीत वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब मोठा मृत स्वभावी आणि दयावान आहे अवलं नव्युषी आणि काय हे लोक अल्लानं निर्माण केलेल्या कोणत्याच वस्तूला पाहत नाहीत की तिची सावली कशा प्रकारे अल्लाच्या हुजुरात सजता करत उजव्या आणि डाव्या बाजूला पडते सर्वचे सर्व अशा प्रकारे लाचारी व्यक्त करत आहेत पृथ्वी आणि आकाशात जितक्या प्रमाणात प्राणधारी निर्मिती आहे आणि जितके सर्व अल्च्या सज्जा करत आहेत ते कदादुरी करत नाहीत आपले रक्षी जो त्याच्यावरती आहे भीतात आणि जी काही आज्ञा दिली जाते त्याचप्रमाणे काम करतात अल्लाचा फरमान आहे दोन ईश्वर बनवू नका ईश्वर तर केवळ एकच आहे म्हणून तुम्ही माझच भाय बाळगाव त्याच आहे ते सर्व काही आकाशा जे आकाशात आहे आणि जे काही जमिनीत आहे आणि निखालच त्याचाच धर्म सर्व सृष्टीत चालत आहे मग काय अल्ला सोडून तुम्ही अन्य कोणाशी भिवून राहाल तुम्हाला जी काही देणगी प्राप्त आहे अल्लाहकडून आहे मग जेव्हा एखादा बिकट प्रसंग तुमच्यावर ओढवतो तेव्हा तुम्ही लोक आपली जाणणी घेऊन त्याच्याकडे धाव घेता कशवा श्रीपूण लेखो विना चु सू फसऊस जेव्हा तो प्रसंग टाळतो तेव्हा अकस्माच तुमच्यापैकी एक गट आपल्या रफ बरोबर दुसऱ्यांना या मेहेरबानी प्रतीच्या कृतज्ञतेत भागीदार बनवू लागतो जेणेकरून अल्लाच्या कृपेबद्दल कृतज्ञ बनाव बर मजा करा लवकरच तुम्हाला कळेल हे लोक ज्यांची वास्तवता जाणत नाहीत त्यांचे वाटे आम्ही दिलेल्या अन्नात ठरवतात अल्लाची शपथ जरूर तुम्हाला विचारलं जाईल की ही असत्य तुम्ही कशी असतली होती सु कन्या योजतात पवित्र आहे अल्लाह आणि यांच्यासाठी ते जची यांनी आवड करावी بُشِّرَ بُشِّرَ أَحَدُهُمْ رَلَّ وَهُوَ يَتَوَارَى مِنَ الْقَوْمِ بِهِ أَيُمْسِكُهُ عَلَى أَمْ يَدُسُهُ فِي ुरा <يحكمون> जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खुशखबर देण्यात येते तेव्हा दे त्याच्या ते चेहऱ्यावर हो, कायमा पसरतो आणि तो रक्ता समान घोट घेऊन बसतो लोकांच्या पासून लपत फिरतो की या वाईट वार्तानंतर कोणाला काय तोंड दाखवायचं विचार करतो की अपमानित होऊन मुलीला घेऊन राहावं अथवा मातीत गाड़ाव पहा कसे वाईट निर्णय आहेत जे हे ईश्वरासंबंधी लावतात वाईट विशेषण लावण्याला एक तर ते लोक आहेत जे अखिरत्वर विश्वास ठेवत नाहीत उरला अल्लाह, तर त्याच्यासाठी सर्वात उच्च विशेषण आहेत तोच तर सर्वांना प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमत्तेत परिपूर्ण आहे अल्लानं त्यांच्या अत्याचाराबद्दल लगेच पकडलं असतं तर भूतलावर कोणत्याही प्राण्याला सोडलं नसतं परंतु तो सर्वांना एका ठराविक कालावधी पर्यंत सवड देतो मग जेव्हा ती वेळ येऊन ठेपते तेव्हा तिच्यापेक्षा कोणी एक क्षणभर देखील मागे पुढे होऊ शकत नाही आज हे लोक त्या गोष्टी अल्लासाठी योजित आहेत जे आपल्या स्वतःसाठी यांना नापसंत आहेत आणि खोटो बोलतात यांच्या जिभा की यांच्यासाठी भलच भलं आहे यांच्यासाठी तर एकच गोष्ट आहे आणि ती आहे दोचक चागणी निश्चितच के सर्वांच्या अगोदर तिच्यात पोहचवले जातील अल्लाची शपथ हे पैगंबर सल्लेला अला वसलम तुमच्या अगोदर देखील अनेक जनसमूहात आम्ही पैगंबर पाठवले आहेत आणि पूर्वी सुद्धा असंच होत राहिलं आहे की शैतांना त्यांची वाईट कृत्य त्यांना शोभिवंत करून दाखवली आणि पैगंबर मानल नहीं तो शैतान आज या योक देखी वाली बनला है, है, दुखना है पात्र बनत है कि तुम्ही त्या मतभेदांची वास्तवता यांच्यावर स्पष्ट करावी ज्यामध्ये ते गुरफटले आहेत हा ग्रंथ मार्गदर्शन आणि कृपा म्हणून उतरला आहे त्या लोकांसाठी ज्यांनी याला मानावं तुम्ही प्रत्येक पावसाळ्यात पाहता की अल्लाने आका आकाशातून पाण्याचा वर्षाव केला आणि अकस्मात मृत पडलेल्या जमिनीत त्याच्यामुळे प्राण ओतलं निश्चितच याच्यात एक निशाणी आहे ऐकणाऱ्यासाठी आणि तुमच्यासाठी जनावरात देखील एक बोध मौजूद आहे त्यांच्या पोटातील शेण आणि रक्तामधून आम्ही तुम्हाला एक पदार्थ पाचतो म्हणजे निर्भळ दूध जे पिण्यासाठी आल्हाददायक आहे अशाच प्रकारे खजुरीच्या झाडापासून आणि द्राक्षांच्या वेलीपासून आम्ही एक पदार्थ तुम्हाला पाचतो ज्याला तुम्ही मादकी बनवता आणि शुद्ध अन्न देखील निश्चितच यांच्यात एक निशाणी आहे अकलेचा उपयोग करणाऱ्यांसाठी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 आणि पहा तुमच्या रबन मदमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की, के की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये मा आणि मांडवावर चढलेल्या वेलीत आपलं मोह बनव आणि प्रत्येक प्रकारच्या फळांचं रस शोषून घे आणि आपल्या रबच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा या माशीमधून रंगीबिरंगी एक सर्वत ज्यात इलाज आहे लोकांकरता निश्चितपणे निशाने है विचार करता पहा अल्लाह तुम्हारा निर्माण के मृत्यु देखो एखाद अत्यंत वाइट व्यक्त पोचला जो जेनेकर सर्व का अभी है कि अल्लाह ज्ञात ही परिपूर्ण है आणि पहा अल्कीवर हे श्रेष्ठत्व दिलं गेलं आहे ते असे नाहीत की आपली रोजी आपल्या गुलामांकडे वळवीत असावेत जेणेकरून दोघू त्या रोजीत बरोबरीचे वाटेकरी व्हावेत तर काय अल्लाचेच उपकार मांडण्यास या लोकांचा नकार आहे